स्कंध आठवा अध्याय आठवा ईश्वराचे वर्णन त्या वर्षामध्ये यापूर्वी निवेदन केल्याप्रमाणे सर्व सुरेश समाधी यांच्या साह्याने त्या महादेवीचे पूजन करतात सर्व ऋतूंमध्ये निरनिराळ्या पुष्पांच्या मालांनी वनेच्या वने त्या ठिकाणी सुशोभित झालेली आढळतात तसेच त्या ठिकाणचे वृक्ष फळांनी आणि पानांनी बहरून गेलेले असतात अशा त्या मनांनी युक्त होऊन आणि वर्षांनी परिपूर्ण होऊन तेथील पर्वत शिखरांवर सर्व ग्रीकंदात पाण्याचे निर्मळ ओहळ आणि तळी आहेत त्या तळ्यात विविध प्रकारची कमले असून त्यात ती कमले मालांप्रमाणे शोभून दिसतात त्यामुळे हंस सारस पक्षांचे थवेच्या थवे, थवे तेथे वास्तव्य करीत आहेत त्यांच्या आरवामध्ये इतरही पक्ष्यांचे मधुर स्वर मिसळत असतात अशा प्रकारे विविध तऱ्हेने नटलेल्या वर्षांमध्ये सर्व सुरेश्वर सुरेशा करीत असतात काव्य शास्त्र विनोद यांच्या ते तेथे राहून आपली करमणूक करून घेतात पण ती स्थाने फारच रमणीय आहेत जणू काय सुंदर स्त्रियांच्या विलासांची आणि भ्रु ती स्थानेच आहेत त्या ठिकाणी आपल्या सुंदर स्त्रियांसह अनेक तरुण पुरुष राहतात आणि यथेच क्रीडा करतात या सर्व नऊ वर्षांमध्ये भगवान आदिपुरुष देवीची आराधना करीत असतो आणि इतर प्राणी मात्र त्या भगवान आदिपुरुषांची आराधना करीत हे सर्व उपास्य उपासक या भावनेने त्याची पूजा करतात कारण आत्म्याचा मूर्तीभेद त्यांना जाणवत असतो म्हणून ते आदि देवाची स्तुती करतात त्यामुळे तो प्रत्येक वर्षात त्यांच्या जवळच वास्तव्य करीत असतो ब्रह्मदेवाच्या भ्रू मध्य प्रदेशापासून उत्पन्न झालेला शंकराचा रुद्र म्हणून संबोधला गेलेला जो अंश आहे तो या इला वृत्तामध्ये आपल्या सुंदर स्त्रीसह एकटाच वास्तव्य करीत असतो त्या प्रदेशात त्या रुद्रा दुसरा कोणी पुरुष प्रवेश करू शकत नाही कारण हे नारदा भवानीने त्या प्रदेशाला शाप दिला त्यामुळे त्या, त्या भागात प्रवेश करताच पुरुषास स्त्रीत्व प्राप्त होते म्हणून ज्या स्त्रियांच्या गणसमुदायात भवानी प्रमुखतेने वास्तव्य करीत आहे सह हा भगवान आणि आदिदेव स्थित असतो तो देवेश्वर तेथे राहून संकर्षण देवाचे नित्यभजन करीत असतो तसेच सर्व भूतमात्रांचे हित व्हावे म्हणून तो स्वतः खडतर ध्यान योगाचे आचरण आणि आपल्या पितामहरूप असलेल्या चौथ्या तापसी शरीराचे एकाग्र ध्यान करतो श्री भगवान म्हणतात खरोखरच ज्याच्या सहाय्याने सर्व गुण प्रकाशमय होतात तसेच ज्याचा कितीही प्रयत्न केला तरी अंत सापडत नाही तो महापुरुष येथे वास्तव्य करीत आहे त्या भगवानाला माझा नमस्कार असो श्री भगवान म्हणतात खरोखरच ज्याच्या सहाय्याने सर्व गुण प्रकाशमान होतात तसेच ज्याचा कितीही प्रयत्न केला तरी अंत सापडत नाही ज्याचे शरीर इंद्रियातीत आहे असा तो महापुरुष तेथे वास्तव्य करीत आहे त्या भगवानाला माझा नमस्कार असो हे भजन्य भजन करण्यास योग्य असलेल्या ईश्वरा मी तुझी सेवा करीत आहे तुझ्या पदकमलाचा आश्रय घेणेच योग्य आहे हे देव तू ऐश्वर ज्ञान शक्ती बल शौर्य आणि तेज या सहा गुणांचे उत्तम प्रतीचे आश्रयस्थान आहेस तसेच तू आपले स्वरूप पूर्णपणे भक्तांच्या ठिकाणी आहेस तसेच सर्वांचे नियमन करण्यासंबंधी तूच एकमेव साक्षी आहेस पण पर... आम्ही पामर मात्र क्रोध वगैरे रिपूंच्या आहारी जात असतो आमच्या सारखी तुझी दृष्टी मात्र माया मोह गुण विषय इंद्रिय यांच्या अधीन होत नाही असे असल्यामुळे ज्याला इंद्रिय दमनाची इच्छा आहे असा कोणता बरे मुमुक्षु पुरुष तुला मान देणार नाही हे देवा ज्याची दृष्टी असत्याने भरलेली आहे त्याला केवळ मायेमुळे तू एखाद्या उन्मत्त झालेल्या पुरुषासारखा अथवा अति मद्यप्राशनाने ज्याचे नेत्र आरक्त होतात असा तू दिसत असतोस केवळ लज्जेमुळेच नाग स्त्रिया तुझी पूजा करण्यास असमर्थ झाल्या कारण तुझ्या नुसत्या पदस्पर्शाने त्यांचे मन मोहित होते हे देवन तूच या जगाची उत्पत्ती करतोस त्याचे पालन करतोस आणि प्रलयकाली त्याचा लय करतोस म्हणून तू त्या तीनही अवस्थात तूच आहेस हे देवा या कारणामुळेच सर्व ऋषी तुला अनंत असे म्हणतात हे देवा तू हजारो मस्तकाने युक्त आहेस तुझा या विशाल स्वरूपा पुढे हे भूमंडळ एखाद्या मोहरी प्रमाणे भासते त्यामुळे त्याचे अस्तित्व ही तुला कळत नाही तुझ्या गुणांमुळे खरोखरच तुला जन्म अथवा मरण नाही सत्वगुण हेच तुझे आश्रयस्थान आहे आणि असा हा तू विश्वरूप आहेस तुझ्यापासून उत्पन मी उत्पन्न झालो असून मी स्वतःच्या त्रिगुणाने युक्त असलेल्या तेजाने अहंकाराने विकारयुक्त भूत मात्र आणि इंद्रियांना निर्माण करीत असतो आम्ही जणू जाळ्यात अडकलेल्या पक्षांप्रमाणे तुझ्यासारख्या श्रेष्ठ विभूतीच्या आधीन झालो हो। आहोत आणि केवळ तू अनुग्रह करतोस म्हणून मोठ्या प्रमाणात ज्या भूतांमध्ये अहंकारादी विकार उत्पन्न झाले आहेत अशी भूते आणि ही सर्व इंद्रिये मी उत्पन्न करतो तुला कर्मरूपी ग्रंथीत पोहोचवणाऱ्या मायेला या मोठ्या सृष्टीने मोहित झालेला जनसमुदाय ओळखतो पण तू तिचा निराश करणाऱ्यांचा उपाय नाहीस समर्थ असलेल्या तुला माझा नित्य नमस्कार असो नारायण मुनी नारदाला म्हणाले हे नारद मुनी अशा प्रकारे सर्व देवी गणासह वर्तमान त्या भगवान रुद्राने इला वृत्तामध्ये सर्वोत्तम प्रभू संकर्षण या देवाची उपासना केली तसेच भद्राश्व वर्षाचा अधिपती भद्रश्रवा नावाने प्रसिद्ध आहे त्या सर्वोत्तम कुलात जे पुरुष उत्पन्न होतात ते भद्र नावाच्या वर्षाधिपतीचे सेवक होते या भद्राश्व वर्षामध्ये वासुदेवाची जगप्रसिद्ध मूर्ती आहे ती हयग्रीव मूर्तीचा भाग म्हणून संबोधली जाते त्या मूर्तीचे नावही हयग्रीवच आहे तेथील पुरुषांनी समाधीला बाधा होऊ नये म्हणून सर्व उपद्रवांचे निवारण करण्यासाठी अत्यंत उत्तमोत्तम उपाय योजून त्या मूर्तीला तेथेच नियंत्रित करून ठेवले आहे त्या मूर्तीची नित्यस्तुती केल्याने त्यांना सिद्धी प्राप्त होतात त्या मूर्तीची स्तुती करताना भद्रा स्व वर्षात वास्तव्य करणारे म्हणतात हे भगवंता तू त्रिगुणात्मक मायेला आपल्या स्वाधीन करून घेतोस तू धर्मरूप असून तू श्रेष्ठ आहेस तुला नमस्कार असो तूच आमचे अंतकरण शुद्ध करीत असतोस म्हणून तुला सर्वजण नमस्कार करतो खरोखरच भगवाना आहे जो मृत्यू मरणास कारण होतो त्याला पाहूनही हा प्राणी न पाहिल्यासारखे करतो तसेच मृत झालेल्या पुत्रास किंवा पित्यास हा प्राणी जाळून टाकतो आणि त्याच्या द्रव्याने या जगातील ही मिथ्या सुखे उभोण्याची इच्छा करतो ज्ञानीपुरुष मात्र हे विश्व नाशवंत म्हणून सांगत असतात ज्यांना आत्मस्वरूपाचा साक्षात होतो ते अनुभवाने जग मिथ्या आहे असे म्हणतात कारण ते त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतात पण हे अनादी ईश्वरा अखेर ते सर्व तुझ्याच मायेने मोहित होऊन राहतात खरोखरच तुझी ही कृती आश्चर्यकारक आहे म्हणून हे ईश्वरा मी तुझं लोटांगण घालीत आहे हे परमेश्वरा विश्वाची उत्पत्ती स्थिती लय करणे हे कार्य तुझे आहे पण तरीही हे सर्व करून तू अकर असे प्रत्यक्ष सर्व वेदही मान्य करतात पण तूच या सर्वांचे कारण असून तू सर्वात्म रूप आहेस तसेच वस्तुमात्रांपेक्षा तू भिन्न आहेस म्हणून वेदांचे म्हणणे उक्त आहे युगाच्या शेवटी दैत्यानी सर्व वेद रसातळात पळवून नेले तेव्हा तू मनुष्य आणि घोडा यांचा आकार धारण केलास तुझे धड मनुष्याचे आणि मस्तक अश्वाचे असे तू रूप घेतलेस आणि त्या वेदांकरता याचना करीत असलेल्या ब्रह्मदेवाला तू वेद प्राप्त करून दिलेस हे देवाजी देवा तूच सर्व प्राण्यांचे हित करणार आहेस तूच या ब्रह्मांडात एकमेव सत्य आहेस म्हणून असा तू युक्त असल्याने तुला आमचा सर्वदा नमस्कार असो अशा प्रकारे तेथे वस्ती करणाऱ्या जनांनी तेथील हयग्रीव नावाच्या देवाधिदेव हरीची आणि त्याच्या अंगी असलेल्या गुणांची स्तुती केली तेथील भ्रव नावाचे भक्त ज्या देवीची आराधना करीत असतात त्यांचे हे चरित्र जो वाचतो किंवा जो श्रवण करतो अथवा जो दुसऱ्यास ऐकवतो त्याच्या भोवतीची पापरूपी कवच सोडून तो देवलोका जाऊन पोहोचतो स्कंध आठवा समाप्त